पुस्तक शामची आई लेखक साने गुरुजी वाचक माधवराव वाबळे रात्र चोवीसावी सोमवती अवस ज्या सोमवारी आवस येते तिला सोमवती अवस म्हणतात त्या दिवशी सोमवतीचे व्रत घेतलेल्या ब्राह्मणांच्या सुवासिनी वायका पिंपळाची पूजा करतात सोमवारी अवशेला कोणत्या तरी एकशे वस्तू देवायला व्हायच्या असतात मग पुढे 108 विडे 108 एकशे आठ आंबे 108 रुपये एकशे आठ दिडक्या एकशे आठ केळी एकशे आठ खण एकशे आठ नारळ एकशे आठ पेढे लुगडी जाला जशी ऐकत असेल त्याप्रमाणे देवाला द्यावयाचे दान करावयाचे अशी घटना आहे ज्याचा जो उपाध्याय असेल त्याला हे सारे मिळते परंतु तो उपाध्यायही सर्व घरीच ठेवीत नाही पारावर व इतर उपाध्याय मंडळींना तो ते वाटतो ही पद्धत फारच सुंदर आहे त्यागावर ती उभारलेली आहे व तीमुळे उपाध्याय मंडळी परस्परांचा द्वेष मत्सरही करण्याला अवकाश राहत नाही माझी आई तेव्हा एकत्रात होती भरल्या घरात श्रीमंतीत होती तेव्हाच तिने सोमवतीचे व्रत घेतले होते एकशे आठ पावल्या एकशे आठ विढे एकशे अशा एक चांगल्या सोमवती तिने त्यावेळेस घातल्या होत्या परंतु आता गरिबी आली होती तिला नेसावयास लुगडी नव्हते तर एकशे आठ लुगडी कुठून देणार तिलाच खावयास नव्हते तर ती काय देणार सोमवतीचे व्रत एकाएकी सोडता येत नाही घरात पती पतीजवळ तरी कोणत्या तोंडाने ती मागणार पतीजवळ काय होते नाताळची सुट्टी असल्यामुळे मी घरी होतो सोमवती आली होती मी आईला विचारले या सोमवतीला तू काय घालणार काय ठरविले आहेस जानकी वहिनी 108 सुपार्या ओल्या सुपार्या घालणार आहेत आई म्हणाली बाळ 108 आठ पोपळी माझी घालून झाली आहेत मागे सीता त्याने पाठविली होती मग तू काय घालणार आहेस दोन दिवस तर राहिले सोमवतीला काही ठरवावयास हवे ना आई एकशे आठ गुळ म्हणजे का एकशे आठ गुळाच्या ढेपा व्हायचा एकशे तेल म्हणजे का एकशे तेलाचे डबे द्यायचे आई म्हणाली कोणी एकशे आठ डबे दिले तरी हरकत नाही परंतु गरीब असला तर तो ठरवितो की 108 आठ देईन 108 पावशेर देईन किंवा एकदम सव्वा मण गुळ सव्वा मण तेल असेही देतात त्यात वाटेल तसे 108 भाग बसवावे मी विचारले आई तू 108 अदपाव आतपाव गुळ घातलेस तर आई म्हणाली शाम घरात 20 खावयास दिडकी नाही गळफास लावावयास सुतळीचा तोडा नाही कुठून आणवायचे पैसे झाडक आहे आपल्या अंगणात हलविले की पडले पैसे आपण घरीच आहोत श्याम मी म्हटले एकशे आठ आवळे घातलेस तर बाळ एकशे आठ आवळे एकदा मी घातले होते सोलीहून त्यांनी आणले होते आपला सोलीचा तुकाराम नव्हता हा का दिले होते आई म्हणाली आई 108 आठ चिंचोके घातले तर नाही का चालणार मी हसत हसत विचारले आई म्हणाली हो चालतील तर काय झालं सिल होना हसल् दात दिस जाते दया थोड़ी कुछ येत आहे हसायला सारे मदद कराला को देव तो हसना नहीं ना देव रागवना नहीं ना मी विचार आई मनाली श्याम देव नहीं रागवना अरे देवाला विदुरा घरचा कण्या सुद्धा आवडल्या मिटक्या मार मारून त्याने खाल्ल्या सारखे ताट चाठीत होता तरी त्याची तृप्ती होईना देवाने सुदाम्याचे पोहे कसे खाल्ले जसा अधाशी व उपाशी रुक्मिणीला एक मूठ देण्यास तयार होईना देव उपाशीच असतो प्रेमाने त्याला कोण देतो लाखात एखादा प्रेमा दि पोटा जाए भुकेल्या देवाला द्रौपदी से पान खाऊेकर आवाला प्रेमा ने दुधा समुद्रापेक्षा थोर है शबरी उष्टी बोरे ती कशी खाली रामाने तू व हैस न देवाला सारे चलते भावभक्ति तू पोतलेजे त्यात हृदयाचा ओला वासला म्हणजे झाले मग चिंचुकेच काय पण एकशे आठ दगड जरी देवाला दिले तरी त्याला खडी साकरी प्रमाणे गोड लागती ते प्रेमाने दिलेले दगड तो चघळीत बसेल शतजन्म चगळीत बसेल व म्हणेल भक्ताने फारच अप्रतिमेवा दिला पटकन फुटत नाही विरघळत नाही एक एक खडा तोंडात धरून ठेवाव्यास वर्ष पुरेल श्याम देवाला रे काय त्याला काहीही द्या परंतु आपण जे देऊ ते देताना त्यात हृदय उतरून दिले पाहिजे श्याम द्रौपदी शबरी यांच्या भक्ती इतकी आपली कोठे आहे भक्ती मला कुठे तशा भक्तीने चिंचोके भरून देता येणार आहेत आपली नाही हो तितकी लायकी मग तू काय घालणार आहेस सांग ना ठरविले असतील काहीतरी मी विचारले आई म्हणाली मी 108 फुले वाहणार आहे फुलासारखे निर्मळ व शुद्ध दुसरे काय आहे फुले वाहिनो मी आई म्हणाली शाम जे वाहवायचे ते देवासाठी असते ते भटजीसाठी नसते देवाच्या पायावर वाहिलेले फूल भटजी घ्यावे वाटले तर तो प्रसाद आहे असे त्याला वाटेल तर घेईल नाही तर देवाच्या पायावर फुल राहील आपणाच दुसरे काही देता येत नाही मग काय करावायचे देता येईल ते देवाला द्यावे मग कोणती एकशे आठ फुले वाहणार आहेस आपणाकडे फुले तर चांगली कुठे आहेत नाहीतर आई एकशे पानेच व्हा एकशे तुळशीची पाने एकशे बेलाची पाने एकशे आठ आई देवाला फुलापेक्षा पानेच कागं जास्त आवडतात किती फुले असली तरी तुळशीपत्र दुर्वा बेल याच्याशिवाय पूजापुरीच होत नाही विष्णूला तुळशीपत्र गणपतीला दुर्वा शंकराला बेल त्यांना फुलांपेक्षा यांचीच जास्त आवड काग आई असे मी विचारले आई म्हणाली तुळशीपत्र दुर्वा वगैरे मिळावयास त्रास नाही पडत वाटेल तिथे होतात थोडे पाणी घातले की झाले फुले म्हणजे ठरलेल्या ऋतूतच वाहवयाची परंतु पाने आपली नेहमी आहेत दुष्काळ फारसा नाही म्हणून ऋषींनी संतांनी देवाला पानच प्रिय आहे असे सांगून ठेवते ते तरी नेहमी देवाला भक्तीने वाहावयास माणसाला अडचण पडू नये माझ्यासारख्या गरीब बाईला देवाला साधे पान वाहावयाचीही लाज वाटू नये दुसऱ्यांनी देवाला वाहिलेले रुपये खण नारळ पाहून मला त्यांचा मत्सर वाटू नये म्हणून देवाला पानप्रिय आहे असे संतांनी ठरविले श्रीमंताला आपल्या संपत्तीची आईट वाटावयास नको व वा गरिबाला गरिबीची लाजही वाटावयास नको असा या पत्रपूजेचा अर्थ आहे श्रीमंताने केवढीही मोठी दक्षिणा दिली तरी वर्ती तुळशीपत्र ठेवून ती दक्षिणा द्यावायची हेतू हा की श्रीमंताला आपण फार दिले असे वाटू नये आपण एक पान दिले असे त्याला वाटावे गणपतीच्या पूजेला हरताळकांना मंगळागौरीला ही पत्री आधी पाहिजे ही साधी सुंदर पाने आधी हवीत 108 आठ तुळशीची पाने दळे मी पुढे केव्हा तरी वाहणार आहे मग यावेळेस कशाची फुले घालणार तू तर सांगत नाहीस मी आधी रोवून म्हटले आई म्हणाली मी परवा रात्री त्यांना सांगितले की सोमवतीला चांगलीशी फुले घालावायचे ठरविले आहे झेंडू पांढऱ्या फुले ही आहेतच परंतु जर चांगली ली कुठून तराना भी। में एकदम गेले गे आहेत सुहासी का गाल ग नाग चाफ्या फूलझाड़े ती एक आठ फुले मिला पहा लंब ग आहेत जवर पैसे नहीं परंतु चालण्याचे श्रम करावयास पाय आहेत असे ते म्हणाले आई म्हणाली मित्रांनो चाफ्याचे अनेक प्रकार आहेत पांढरा चाफा हिरवा चाफा सोन चाफा व नागचाफा पांढऱ्या चाफ्याशिवाय बाकीच्या सर्वात सुगंध आहे सोन चाफ्याचा वास फार असतो परंतु नागचाफ्याचा गोड असतो चार बाजूना चार चार शुभ्र स्वच्छ रुंद अशा पाकड्या व मध्ये पिवळा पराग पंज असे ते फूल असते फारच सुंदर दिसते हे फुल गरिबीत राहूनही देहवाद दाखविणारी व आचरणारी माझी आई होती पतीला देता येणार नाही ते त्याच्याजवळ मागून त्याला रडविणारी खिन्न करणारी ती नव्हती त्याला लाजविणारी खाली मान घालावयास लावणारी ती नव्हती त्याच्याजवळ साधी फुलेच मागणारी परंतु ती खटपट करून दूरवर जाऊन चांगली पाहून आणा असे सांगणारी पतीलाही ध्येवाच शिकवणारी देवासाठी जिजावयास लावणारी अशी ती साधवी होती